श्री गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्णगोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिशम्रभ निर्विघ्न कुरदेवसर्वकार सद्गुनाथ महाराज की जे मृतुव यंथल अकरण पाचवे श्री सच्िदानंद पदत्रयांचं विवरण आपण या प्रकरणात पाहणार आहोत मावली म्हणतात सत्ता प्रकाश सुख या तिनही तिही उने लेख जैसे विषपणेची विख विखा नाही कांती काठिन्य कनक तिन्ही मिळोनी कनक एक द्रावगोडी पियुख पियुख चिजेवी उजाळ वृत्ती मार्धव या तिही उनिव हे देखीजे जे सावित्र कापूर एक आंग उजाळ कि उवाळ उजार कि दोन्ही ना परीमळ मात्र जे एसे ऐसे उनिया परी आटणी सत्तधिकांचा एरवी सच्चिदानंद भेदे चालली तिन्ही पदे परी तिन्ही उनिआनंदे केले येणे सत्ता प्रकाश व सुख या तीन शब्दांचा प्रयोग असत जड व दुःख याची व्यावृत्ती करण्याकरिता श्रुतीने केला आहे म्हणून भेद होत नाही जसे विष विषपणानेच असल्यामुळे ते स्वतःला विष होत नाही सोने जसे तेज कठीणपणा आणि पिवळेपणा हे तिन्ही मिळून होते अथवा पातळपणा गोडे व पांढरेपणा हे तिन्ही मिळून दूध पांढरेपणा सुगंध महूपणा हे तीनही धर्म त्या एक एकमेकात नसतात तरी कापुराच्या ठिकाणी अस दिसतात अंगचा स्वच्छपणा तोच मौपणा आणि हे दोन्ही मिळून परिमल मात्र जसा एक कापूरच हो आपल्या विरोधी धर्माचा निषेध करणारे हे तीन धर्म एका कापुरात कापूरपणात परिमळपात्रात जसे एकवटतात तसा सत्ताधिकपदांचा आनंद स्वरूप ब्रह्मात एकमेळ होतो इतर वेळी सचित्त आणि आनंद ही तीन पदे आपल्याला वेगळ्या अर्थाने चालतात पण या एका परमत्म्याने त्यांना अभिन्न केले मौली म्हणतात सत्ताची की सुखप्रकाशू प्रकाशूचे सत्ता उल्हासू हे न निवडे मिठांशू अमृतजीवी शुक्ल पक्षीच्या सोळा दिवसा वाढती काळा परीचंद्र मात्र सगळा चंद्राजीवी थेंबी पडता उदक थेंबा थरू लेख परी पडियाला ठाई उदक वाचून आहे तैसे असताची व्यावृत्ती संत मनो आले श्रुती जडाची या समाप्ती चिद्रूप ऐसे दुःखाचे नि सर्वनाशे उरले ते सुख ऐसे निगदिले विश्वासे प्रभूचे ऐशी स सदा प्रतियोगीये असदा तिन्हिये लोटताज आले त्राये अमृतातील गोडी जशी ही जशी वेगळी काढता येत नाही त्याप्रमाणे सतरूपी आत्मा चित्रूप व आनंद आहे की चित्रूप आत्मा सतरूप व आनंद आहे याचा भेद दाखवता येणार नाही युद्ध पक्षात प्रत्येक दिवशी एकेका कलेने पूर्ण होत तो चंद्र शेवटी पूर्ण होतो तरी या सर्व घडामोडी चंद्र मात्र सर्वस्वी एकच असतो पाऊस तेंबा तेंबाने पडतो जर हे थेंब मोजून एकत्र एक करायचे ठरवले तर पाण्याशिवाय दुसरे तेथे काय दिसेल त्याचप्रमाणे असत्ताच्या निरसनासाठी श्रुती सत असे म्हणू लागल्या अचेतनाच्या निरसनासाठी चित्त म्हणू लागल्या सर्व दुःखांच्या निवृत्तीनंतर जे असते त्याचप्रमाणे असत्ताचे निराकरण करण्याकरता सत शब्दाचा प्रयोग केला जडाच्या निवृत्तीकरता चित्त शब्द योजला सुख हे दुःखाचा नाश झाल्यावर उरते दुःखाच्या सर्व नाशाकरता प्रभूचा निश्वास जो वेद त्याने सुख शब्दाचा प्रयोग केला सुदादी तीन शब्दांनी प्रतियोगी असदादी तीन शब्दांचा नाश केला व त्याच्या नाशाबरोबर सदादी आपोआप नष्ट झाले माऊली म्हणतात एव सच्चिदानंदू आत्मा हा ऐसा शब्द अनव्यवृत्तिसिद्धु वाचक नव्हे सूर्याचे निप्रकाशे जे काही जड आभासे तया तो गिवसे सूर्यकायी जे जेवी जेणे तेजे वाचेसी वाच्यसुजे ते वाचा वाच्य प्रकाशीजे हे की आहे विषो नाही कोणाही जया प्रमेयत्वची नाही तया स्वप्रकाशा कायी प्रमाण होय प्रमेय परिछेदे प्रमाणत्वनांदे ती काय स्वतः सिद्धे वस्तूच्या ठाई एवस्तू सी जाणवता जाणनेची तत्वता, मग जाणणे आणि जानता, कैसा उरे याप्रमाणे श्रुतीने सच्चिदानंद्मा असा केलेला शब्दप्रयोग निरनिराळेपणाने न राहता मूळ शुद्ध परमात्मा स्वरूपातच लयाला जातो याची यावत जड पदार्थ सूर्यप्रकाशाने प्रकाशित होतात त्या जड पदार्थाकडून सूर्यप्रकाशित केला जाईल का त्याप्रमाणेच ज्या परमात्म्याच्या ज्ञानाने वाणी सर्व जड वाच्य घटाधिकांचे तेज रूपाने ज्ञान करून देते ती वाणी स्वयंप्रकाशरूप परमात्म्याची ओळख करून देईल काय परमात्म्याला प्रमेयत्व नाही म्हणून तो कोणालाही विषय होत नाही मग या स्वयंप्रकाशात्म्याची सिद्धी प्रमाणांनी कशी होईल बरे प्रमाणाला प्रमाण प्रमाणत्व हे प्रमेयाला व्यापून येते आणि प्रमाणप्रमेयाचे ज्ञान करून देते परंतु स्वतः सिद्ध परमात्मावस्तूच्या ठिकाणी प्रमाणांचा कितीसा प्रभाव पडणार आत्मवस्तूला विषय करून याप्रमाणे जाणाचे म्हटले तर वस्तू ज्ञानरूपच असल्यामुळे जाणणे व जाणणारा हा भेद राहील कसा माऊली म्हणतात म्हणून सच्चित सुख हे बोल सुवस्तुवाचक नव्हती हे शेष विचारांचे ऐसेन इये प्रसिद्धे चालली सच्चिदानंद पदे मग दृष्ट्या स्वसंवादे भेटती जेव्हा ती वेळी वर्षो निमेघू समुद्र होनी नि ओघु सरे दावनी नि मागू राही जैसा फळ विऊनी फुले सुखे परनाशे रसपाखे तोही रसउपखे तृप्तिदाने का आहोती आग्न्यात घालून ओसरे हात सुखचेवनी गीत उगा राही नाना मुखा मुखामुख दावनी आरेसा जाय निघोनी का निदेले चेवनी तैसे सच्चिदानंदा चोकटा दावनी द्रष्टा द्रष्ट तिनी पदे लागती वाटा मौनाची या म्हणजेच सत चित्त सुख हे शब्द वस्तुवाचक नाहीत हेच सर्व विचार मंथनाचे तात्पर्य आहे सच्चिदानंदादी शब्दाचा उपयोग इतक्या मर्यादेतच आहे दृष्ट्याला आपल्या वास्तविक स्वरूपाचा जेव्हा बोध होतो त्याप्रमाणे मेघ वर्षून नदीचा ओघ समुद्राला मिळाल्यावर संपतो चोरीस गेलेल्या पदार्थाचे ठिकाणी दाखवून माघ संपतो फळाला जन्म देऊन फुल सुकते रस तयार केल्यावर फळ नाहीसे होते व तृप्ती देऊन रसही लुप्त होतो अग्नीत आहुती घालून हात माघारी फिरतो किंवा सुख देऊन गाणे बंद होते मुखाला मुख दाखवल्यावर आरशाचे काम संपते किंवा निजलेल्या पुरुषाला जागे करून जागा करणारा निघून जातो याप्रमाणे सच्चिदानंद ही तीन पदेत ज्ञान ज्ञात्याला आपले यथार्थ परमात्मरूप दाखवून आपण मौन स्वीकारतात माऊली म्हणतात जे जे बोल ज ते नव्हे पो येते तव न, ये न बोलवे सावलीवरे न मन मववे मवी ते मग आपुल मवितयाचे पडे तै लाज लाजो आखुडे, मविती जैसा तैशी सत्ताची स्वभावे असत्ता तवनवे मा संभवे, सत्तेसी काय आणि अचिदाचे निनाशे आले जे चिन मात्र दशे आता चिन्न मात्रची मा कैसे चिनमात्रीये नीत प्रबोधाच्या ठाई नसे तैसे जागनेही तेवी चिन्नमात्रची मा काई छिनमात्रीये ऐसे सुख सुखपणे नाही किरु दुःख होणे मा सुख हे गणने सुखाशिकाई। काई सदत सदस्वे गेले चिद चिदत्व मावळले तुका सुख जाले काही नाकी। की ज्याप्रमाणे आपले माप सावलीवरून घेताच येत नाही त्याप्रमाणे प्रतिपादन करणारा करताना जे जे बोलवण्यात येते ते ते आत्मा वस्तू स्वरूप शब्दाला विषय होणारे नसते मग माप घेणारा आपल्या शरीराची आठवण होते तेव्हा लाज वाटून तो आपली स्वतःची किंमत ओळखतो स्वभावाने सर्वत्र परमात्म्याचे अस्तित्व आहे असत तर नाहीच मग सत आहे असे बोलणे संभवेल काय अच्छिदाची निवृत्ती करण्यासाठी चिन्नमात्र दशेला आले त्याला चिन्नमात्र असे म्हणणे संभवेल का निद्रेसंबंधी आपली आक्षेपी निद्रेसंबंधी आपली साक्षेप जागृती केल्यावर जागृती स्वरूपाने असते त्याप्रमाणे चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणी चिन्मात्र म्हणणे कसे संभवणार केवळ सुख हेच ज्याचे स्वरूप आहे दुःख संबंध नाहीच अशा परमात्म्याला तो सुख म्हणजे आनंद आहे असे कसे म्हणावे म्हणजे सत हे पद असद पदासह नाहीसे झाले चित्त अचित्तसह मावळले आणि दुःखाची निवृत्ती करून सुख हे पद आपण स्वतः नष्ट झाले की साक्षेप असे काहीच शिल्लक उरत नाही माऊली म्हणतात आता द्वंद्वाचे लवचक सांडोनी दुनीचे कंचुक सुखामात्रची एक सोयेआथी वरी एकपणे गणिजे ते गणतेच नसी दुजे म्हणून हे न गणिजे ऐसे एक सुखा आतुने निघणे ते सुखची सुखी येणे ते सुखा मात्र सुखमात्रची माकोने अनुभवावे जयी प्रकृती डंकू अनुकरे तई प्रकृती डंके अवतरे मा डंकूची तई भरे कोण कोना तैसे आपलेने सुखपणे जया नाही सुखावने आणि नाहि जेने ने निजे सुखे आरसा पाहता मुख तोये सन्मुख नाविनमुख टी वी नसो निसुखा सुख सुख चिजे सर्व सिद्धांताच्या उजरिया सांडुनिया निदसूर्या आपल्या हाताचोर्या आपण चिजे भेदाचे लवणछक म्हणजे मिथ्याभान म्हणजे विक्षेप आणि त्याला कारण अज्ञानाचे आवरण ज्याच्या नाशाने सुख मात्रच स्वस्वरूपाचे स्वस्वरूपाने सुर, असते आता एकपणाने मोजले तर मोजणारा द्वेट हरतो म्हणजे ते न मोजता येण्यासारखे आहे तसेच मुखातून निघणारा त्या सुखाने सुखी होईल पण ही वस्तू केवळ सुखमात्रच असल्यामुळेच त्याचा अनुभव कोणी घ्यावा जेव्हा पुरुषास प्रकृतीचा दंश होतो तेव्हा माणूस घुमतो एखादा मग केवळ दंशच असेल आणि माणूस नसेल तर त्या दंशाने कोणारा दंश करावा आणि घुमावे तरी कोणी त्याप्रमाणे परमात्मा स्वतः सुखरूप असल्यामुळे त्याला सुख होणे नाही आणि सुख नाही हेही म्हणणे मूळ सुखापुढे योग्य नाही आरशात मुख न पाहता मुखाला समोर किंवा मागे अशी स्थिती नसते त्याप्रमाणे सुखदुःख शून्य जे केवळ सुखच परमात्मा असतो अज्ञानाच्या नाशासंबंधी शास्त्रातील पांडित्यांनी भरलेले ज्ञान न समजल्यामुळे काही हातचे मुळातील ज्ञान मिळवणे शिल्लक राहणे जसा सुखरूप परमात्मा स्वरूपात राहतो माऊली म्हणतात न लविता लवितावंश ते जैसेनी असे रस तेथीचा मिठांश तोची जाणे का न सज्जिताविना तो नादू जो अबोलना तयाने तेने चिजाना होगे नाना पुष्पाची उदरा न येता पुष्पसारा आपण चिभरा होवे पडे नाना न राधिता रसोये ते गोडी कैशी पाहे ते पाहणे तैसे नो हे अनिका जोगी तैसे सुखपणायो लाजे आपले सुख, हो। सुख पावो ते अनिका चाखो सुल काही दिहीच्या दुपारी चांदू जैसा अंबरी ते असने चांदावरी दानाविकी रोप नाही ते लावण्य अंग नठी ते तारुण्य क्रिया न फुटे ते पुण्य कैसे असे उस न लाविता तरी त्यातील रस कायम असून त्यातील गोडी चाखलेली नसते विना जरी वाजवण्यासाठी जुळवला नाही तरी तिच्या तला नाद सुप्त असतो आणि तो इतरांना प्रत्यक्ष ऐकू येत नाही फुलांचा मकरंद घेणारा भ्रमर न आला तर त्या मकरंदालाच भ्रमर होऊन पडावे लागते अनेक प्रकारचे पाक न केले तर त्याच्यातील गोडी कशी आहे ती इतरांना कशी समजणार त्याचे ते जाणवत त्याप्रमाणे मूळ सुख हे प्राकृतिक रूपाने सुख म्हणून लाजून पुढे येत नाही तर मग ते बिचारे इतरांना काय सुख देणार भर दिवसा आकाशात चंद्र असूनही त्याचे चांदणी अनुभवायस येत नाही अनुमानावे लागते रूप नसणारे लावण्य वार्धक्यातले तारुण्य किंवा काही दान न देता केलेले पुण्य या गोष्टी अस्तित्वात असतीलच कशा माऊली म्हणतात जय मनाचा अंकुरेन उपजे तेथले न मकर ध्वजे तोची हन माजे तरीच पडे का वाद्यविशेषाची सृष्टी जय जन्म घेणे दृष्टी तई नाद ये गोष्टी नादाची जोगी नाना काष्टाची या विटाळा ओसरली आय अनळा लागणे केवळ अंगास या दर्पणाचे निनेमे मुखे प्रेमे अनिता वर्म वर्मती येणे न पेरिता पिक जोडे ते मुळाचे आहे रोकडे एशिया सोय उगड़े बोलणे हे एव विशेष सामान्य दोहो नातले चैतन्य ते भुगजे अनन्य तेने सदा आता <coughs> यावरी जे बोलणे ते एनेची बोल शहाणे ते मौनाचे येणे निपटणे पिऊने गेले किंवा मनाचा अंकुर उत्पन्न झालेला नसेल अशा स्थितीतील काम प्रगट होतो अथवा निरनिराळी वाद्ये वाजवताना ऐकली नाहीत तोपर्यंत नादाची स्थिती स्वतःला नादालाच माहीत लाकडाचा संबंध सोडल्यावर अग्नि आपल्या केवळ स्वरूपानेच असतो आरशा वाचून आपल्या मुखाचे ज्ञान व्याप जास, जास होते यास गुप्त परंतु निश्चित या गोष्टीतील रहस्य कळेल पूर्वी पीक जसे भाताच्या मुढ्यात असते तसेच आमचे गुप्त पण उघड बोलणे आहे एवज सामान्य विशेष भावाला चैतन्य आकळले जात नाही उलटते स्वस्थितीत भाव शून्य आपल्याशीच सर्वदा अनन्य असते यापुढे विवरण असे करता येईल की मौन सुद्धा त्या स्थितीत निशेषपणाने नाइसी होते माऊली म्हणतात एव प्रमाणे अप्रमान पण केले प्रमाण दृष्टांती वाईली आन दिसावयाची अंगाची या अनुपत्ती उपपत्ती येथे उप उठली पांती लक्षणाची उपाय मागिला पायी येऊन जाले वाय प्रतिती सांडली सोये प्रत्ययाची तिथे निर्धरासी विचार नीमोनी झाला साचार स्वामींच्या संकटी शूर सुभटू जायसा नाना नाश साधून या पुला बोध बोधे लाभिनला नुसधे पणे थोटावला अनुभवे जेत भिंगाची या चडळा पदराचा पुंज वेगळा करिता निफळा अंगाचा होय की गजबजलीया उवा पांघुरणे केळीचा गाभा सांडी ती वेळी उभा कैस कीचे तैसे अनुभव्य अनुभाविक ई दोनी अनुभूतिक ते गेलिया या एक एकाशीचे आत्तापर्यंत प्रत्यक्ष आधी प्रमाणांनी आपल्या अप्रामाण्याची सिद्धी केली दृष्टांताने पुढे न येण्याची शपथ घेतली युक्तींनी आपली अनुपत्ती करून घेतली आणि लक्षणाच्या तर रांगाच्या रांगा लागल्या योगादी नाना उपाय मागेच पाय काढून चालते झाले प्रतितीने प्रत्यय दाखवायचे टाळले शूर योद्धाच्या प्रमाणे आपल्या स्वामींच्या संकटकाळी आपला जीव देऊन संकट दूर करतो वा बोध आपला नाश करून घेतो व बोध म्हणूनच घेण्याचे टाळतो अनुभव एकटा राहिल्यामुळे पांगळा होतो अथवा अभ्रकाचे बापुडे काढले तर स्वतः अभ्रकाचा नाश होतो किंवा केळीचा गाबा उष्णतेने त्रासल्यामुळे आपल्या अंगावरची सोपटे काडू लागला तर त्याला उभा कसा करावा त्याप्रमाणे अनुभव्य अनुभवी व अनुभव की <coughs> त्रिपुटी नाहीशी झाल्यावर एकमेकांचा संबंध कसा राहणार माऊली म्हणतात अनुभवा ही ठाववारी आपुलीच अनवसरी तेथी अक्षराची हारी वाईल काय का, का पडे मिठी तेथे नादा सळून उठी कि वावरी जेल ओठी ही के आहे चेलिया पाठी चेवनाचे की धाला बैसे पाठी रंधनाचा। उदेली या दिसपती तई की दिवे सेज एती वासुनी पिकला शेती सुईज ताती नांगर काही म्हणून बंदमोक्षाचे व्याज नाही निमाले काज आता निरूपन भोज ओळगे जरी आणि पुढील का आपणापे वस्तू विसराचे हाते हरपे मग शब्दा शब्देची घेपे या येल या ही परवते चांगावे नाही शब्दाते जरी स्मारक पने ते मिरवी जगा परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी अनुभवाची दशा होते मग त्या ठिकाणी शब्दांची काय मात बरी ज्याचे वर्णन करताना परावानी लोळी पडते जेते नादाची सत्ता असत नाही त्या परमात्म वस्तूचे तोंडाने वर्णन करता येईल का जागा झाल्यानंतर जागे करण्याच्या गोष्टी कशाला अगर तृप्त झालेला पुरुष स्वयंपाक करण्याच्या भानगडीत कशाला पडेल सूर्योदय झाल्यावर दिवे माळवतात चेत पिकल्यावर त्यात कोणी कशाला नांगर धरेल म्हणून बंदमोक्षाचे निमित्ताने कार्य संपले तरी हे निरूपण कौतुकाने प्राप्त झाले आहे आणि दुसऱ्याला किंवा आपल्या स्वस्वरूप वस्तूविषयी विसर पडला असेल तर त्या वस्तूविषयी शब्दच स्मृती करून देतो असा अनुभव आहे परमात्म्याची स्मृती करून देणारा हा शब्द ज्याचे स्मारक म्हणून जगात कीर्ती मिरवित असला तरी त्याच्याजवळ यापेक्षा जास्त चांगलपणा नाही या प्रामाणिक श्रीमद अनुभव अमृता ग्रंथातील सच्चिदानंद पदत्रय विवरणाचे प्रकरण पांचवे समाप्त हो सदगुरुनाथ महाराज की जय ओम शांति शांति शांति